स्कंध चौथा अध्याय बावीसावा देवदैत्यांचे अंशावतात जन्मेजे म्हणाला ज्या अर्थी दुरात्म्या कंसाने त्या वसुदेव बालकाचा उत्पन्न होता क्षणी घात केला त्या अर्थी त्या बालकाच्या हातून असे पाथक तरी कोणते घडले होते ब्रम्ह्यांमध्ये अग्रेसर ज्ञानी धर्मनिष्ठ आणि मुनिश्रेष्ठ नारदांनी तरी कंसाला उत्तेजन देऊन त्याच्याकडून अशा प्रकारचे पातक कसे करवले पापा करता आणि करणारा हे उभय पंडितांनी सारखेच दोषी ठरवलेले आहे। तेव्हा त्या नारद मुनी दुष्ट कंसाला प्रेरणा कशी केली कोणत्या कर्माचा परिपाक झाल्यामुळे त्या बालकाला मृत्यू प्राप्त झाला हे आपण मला सविस्तर कथन करा व्यास म्हणाले सर्वदा कलह ज्याला प्रिय आहे अशा नारद मुनी केवळ देवकार्यार्थ आणि चमत्कार पाहण्याच्या इच्छेने कंसाकडे येऊन हे सर्व केले मुद्दा भाषण करण्याविषयी त्या मुनीच्या मनामध्ये कधीही विचार येत नाही। तो मुनी कर्तव्य कर्माविषयी लक्ष पवित्र आणि देवातही सत्यवचनी आहे म्हणूनच देवकार्यासाठी भावी गोष्टींकडे लक्ष देऊन केव्हा केव्हा तो विनोद करीत असतो हे राजा तो ज्या गोष्टीत विनोद करतो त्या सर्व दैवाने निश्चित घडणाऱ्या आणि अशा रीतीने ते सहा गर्भ शापाच्या योगाने देवकीच्या गर्भाशयामध्ये येऊन मरण पावले त्यांच्या शापाचे कारण मी आता तुला कथन करतो कथन करतो स्वयंभूव मनवंतरामध्ये मरीची ऋषीला ऊर्णा नामक भार्येच्या पोटी पर असे सहा महाबलाढ्य पुरन्याचा उपभोग घेण्यास उद्युक्त झालेल्या ब्रह्मदेवाला पाहून ते हसले तेव्हा अथोपात होऊन ते दैत्ययोनीमध्ये जातील असा ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला हे प्रजाधिपते पुढे हेच गर्भ प्रथम कालनेमिचे पुत्र झाले नंतर दुसऱ्या अवतारामध्ये ते हिरण्य कश्यपूचे पुत्र झाले त्या दुसऱ्या जन्मामध्ये ते पूर्व शापाच्या भीतीमुळे ज्ञानयुक्त झाले स्वस्थ मनाने त्या जन्मामध्ये त्यांनी शांत राहून तपश्चर्या केली त्या सहा गर्भांवर संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्यांना वर दिला ब्रह्मदेव म्हणाले हे पुत्र हो मी क्रुद्ध झाल्यामुळे पूर्वी तुम्हाला शाप दिला होता हे महाभाग्यशाली पुत्रांनो आता मी तुम्हावर संतुष्ट झालो आहे तुम्ही इच्छेस येईल तो वर मागा ब्रह्मदेवाचे हे भाषण श्रवण करून ते मनामध्ये प्रसन्न झाले आणि कर्तव्याविषयी दक्ष असलेले ते सर्वही गर्भ आपल्या मनाप्रमाणे ब्रम्हदेवाशी भाषण करू लागले गर्भ म्हणाले हे पितामह आपण आम्हावर संतुष्ट झाला आहात मग आम्हाला इष्ट असलेला वर आपण द्यावा सर्व मानव आणि महासूर ह्यांना आम्ही अवध्य असावे आणि हे पितामह गंधर्वादी पतीच्या हातूनही आमचा वध होऊ नये यावर ब्रह्मदेव त्यांना म्हणाले हे तुमचे मागणे सर्व शेवटास जाईल हे महाभाग्यशाली पुत्र हो तुम्ही आता जा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडून येईल असा वर दिल्यावर ब्रह्मदेवाला आनंद झाला आणि ते पुत्रही आनंदित झाले पर हिरण्य कश्यपूला मात्र हे बरे वाटले नाही तो क्रुध होऊन त्यांना म्हणाला हे पुत्रांनो ज्या अर्थी तुम्ही माझी पर्वा न करता करताला संतुष्ट केले आणि तुम्ही त्याची वराविषयी प्रार्थना करून बलाढ्य झाला आहात त्या अर्थी तुम्ही पितृस्नेह संबंधाचा त्याग केला आहे म्हणून मी तुमचा त्याग करतो आता तुम्ही सहा गर्भ पाताला जा तिथे निद्राविष्ट होऊन काही वर्षे वर्षेपर्यंत पडून राहा तदनंतर प्रतिवर्षी तुम्ही देवकीच्या गर्भामध्ये याल आणि पूर्वजन्मीचा तुमचा पिता कालने हा त्या ठिकाणी कंस होईल आणि तो अतिभयंकर कंस तुम्ही उत्पन्न होताक्षणीच क्रमाक्रमाने तुमचा वध करील याप्रमाणे त्यांना शाप दिला म्हणूनच उत्पन्न होताक्षणी वारंवार कंसाने त्यांचा वध केला केवळ शापामुळेच त्याला देवकीच्या सहा पुत्रांचा उपस्तापक्षणी वध करण्यास प्रेरणा झालेली होती सातवा शेषांश देवकीच्या गर्भामध्ये आला तेव्हा योग मायेने योगसामर्थ्याने तो गर्भ तेथून काढून रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेला त्यामुळेच त्याचे संकर्षण असे नाव झाले तो गर्भपात पाचव्या महिन्यामध्ये झाला देवकीचा गर्भपात झाल्याचे वर्तमान कंसालाही समजले ही सुखला एक वार्ता श्रवण करून त्या दुरात्म्या कंसाला आनंद झाला त्यानंतर देवकीच्या आठव्या गर्भाच्या ठिकाणी यादवपती भगवान कृष्णाने देवकार्या करता आणि भूभार हरण करण्याकरता वास्तव्य केले जन्मेजे राजा म्हणाला हे मुने वसुदेव हा कश्यपाचा अंश बलराम हा शेषाचा अंश आणि हे मुने श्रेष्ठ कृष्ण हा हरीचा अंश अवतीर्ण झाल्याचे प्रार्थनेवरून भूभार हरण करण्याकरता इतर देवांचे अंश जे जे अवतीर्ण झाले असतील ते सर्व मला कथन करा हे ऐकून व्यास म्हणाले दैत्यांचे जे अंश भूतलावर प्रसिद्ध आहेत ते मी तुला संक्षेपत कथन करतो वसुदेव हा कश्यपाचा अंश असून देवकी ही अदिती आहे बलदेव हा शेषाचा अंश होई। कश्यप आदिती आणि शेष हे आपापल्या स्थळी पूर्वीप्रमाणे विद्यमान असतानाच त्यांचे हे अंशरूपाने अवतार झाले नारायण म्हणून बदरिकाश्रमात प्रसिद्ध असलेला जो श्रीमान धर्मपुत्र तो नारायण मुनी विद्यमान असतानाच वासुदेव अवतार प्रकट झाला त्या नारायणाचा कनिष्ठ भ्राता जो नर त्याचा अंश अर्जुनच होय हा युधिष्ठिर धर्माचा अंश होय आणि महाबलाढ्य भीम हा वायूचा अंश होय आणि महाबलाढ्य माद्रीपुत्र नकुल सहदेव हे अश्विनी अंश होत कर्ण हा सूर्याचा अंश विदूर हा धर्माचा अंश असून द्रोण हा बृहस्पतींचा अंश आणि द्रोणपुत्र अश्वत्थामा हा शिवा शिवाचा अंश होय शंतनु हा समुद्र असून गंगा हीच त्याची भारती ही। आहे पुराणशास्त्रामध्ये देव खास गंधर्वपती म्हणून कथन केला आहे विराट आणि धृतराष्ट्र हे अनुक्रमे वसु मरुद्गण आणि अरिष्टपुत्र ह्यांचे अंश होय कृपाचार्य दुसऱ्या मरुद्गणाचा अंश असून हो। कृतवर्मा हे एका मरुद्गणाचा अंश होय दुर्योधन आणि शकुनी हे अनुक्रमे काली आणि द्वापर यांचे अंश होत सोमपुत्र सुवर्मा हा सोमप्ररु नामक यादव असून दृष्टदुम्न आणि शिखंडी हे अनुक्रमे अग्नि आणि राक्षस यांचे अंश होत प्रद्युम्न द्रुपद आणि द्रौपदी हे अनुक्रमे सनतकुमार वरुण आणि रमा ह्यांचे अंश असून द्रौपदीचे पाच पुत्र कुंती मादरी आणि गांधारी हे अनुक्रमे विश्वदेव सिद्धी धृती आणि मती यांचे अंश होत सर्व राजे हे इंद्राने जिंकलेले असुर होत शिशुपाल जरासंध आणि शल्य हे अनुक्रमे हिरण्यकशिपू विप्रचिती आणि प्रल्हाद यांचे अंश असून कंस हयशिरा गोकुलामध्ये वध पावलेला कुकुदमी हे अनुक्रमे कालने केशी आणि बलिपुत्र अरिष्ट यांचे अंश होत दृष्टकेतू भगदत्त प्रबल आणि धेनू हे अनुक्रमे अनुराध बाष्कल लंब आणि खर यांचे अंश होय वाराह आणि किशोर हे चाणूर आणि युष्टिक यांचे अंश कुवलया नामक गज हा अरिष्ट नामक दैत्य बकी ही बलिकन्या हेय आणि बकासूर हा पाठचा भाऊ होय यम रुद्र काम आणि क्रोध या चौघांच्या अंशांनी महाबलाढ्य द्रोणपुत्र उत्पन्न झाला पूर्वीचे जे जे दैत्य आणि राक्षस होते ते सर्व भूभार हरण करण्याकरता दैत्याने अवतीर्ण झाले जेव्हा ब्रह्मादि देव प्रार्थना करण्याकरता हरिकडे गेले तेव्हा हरीने एक पांढरा आणि एक काळा असे दोन केश त्यांच्या स्वाधीन केले होते त्यापैकी कृष्णवर्ण केश हा कृष्ण असून श्वेतवर्ण केश हा हे उभयता देरण करता उत्पन्न अंशावतरण जो पुरुष करतो तो सर्व पापापस मुक्त होऊन होजनासह आनंदित प्रकारे हे राजा सर्व अंश मी तुला यथाक्रम कथन के लिए समाप्त